रस मनोमन अह हा समुद्र भावास उदित करीतुन ही हा समुद्राजा अतिगुप्त चित भावना प्रकट करीत प्रभू मला या रसमुद्राविषयी सांगत आहेत तो देखील अशाच प्रकारचा आहे माझे झाल्यावर मी रससमुद्राच्या तटावर आपल्या मंजिरी स्वरूपात बसून रसास्वादन करीत आहे नवज नवजर युक्त नवजलधर युक्त कांतीयुक्त कृष्णच आमचे एकमात्र प्राणनाथ आहेत त्यांच्याजवळ विराजमान वृषभाणू नंदिनी श्रीमती राधिका आमची ईश्वरी अर्थात जीवितेश्वरी आहे राधाकृष्णाचा प्रणय विकारच हा समुद्र आहे रसाचे भिन्न भिन्न प्रकारचे भावसमूह हो या तरंगमाला आहेत जेव्हा जे भाव उठ उठतात तेच या रस समुद्राच्या विचित्र लाटा आहेत ज्या तटस्थिता माझ्यासारख्या सखीस प्रेमरसात बुडवून टाकतात <misterisation> रसमुद्रच कृष्ण आहेत म्हणूनच समुद्राचा वर्ण सुद्धा ठीक कृष्णवर्णाच्या समुद्राचा वर्ण सुद्धा ठीक कृष्णाच्या वर्णासारखा आहे त्यातील प्रेम तरंग श्रीमती राधा आहेत म्हणूनच या समुद्राच्या तरंगाचा वर्ण गौरवर्ण आहे मोठ मोठ्या लहरी सख्या आहेत तर छोट्या छोट्या लहरी परिचारिका आहेत मी त्यातील दूर तटावर पडलेली एक अणुपरिचारिका आहे या सुंदर भावनेद्वारे विजय कुमार मोठे प्रसन्न झाले थोड्या वेळाने त्यांना ते हळूहळू श्री गुरुदेवांच्या जवळ पोहचले आणि त्यांना साष्टांग प्रणाम करून त्यांच्या जवळ अत्यंत दिनतापूर्वक बसले विजय बसल्यावर श्री गुरु गोस्वामींनी मोठ्याच प्रेमपूर्वक म्हटले विजय तुमचे सर्व प्रकारे कुशल आहे ना विजय प्रभो आपली कृपाच आमच्या सर्वांचे मंगलाचे मूळ आहे मी सख्यांच्या अनुगत होण्याकरिता सख्यांचा भेद यथायोग्यपणे जाणू इच्छितो गोस्वामी विजय सख्यांच्या महिमेचे सख्यांच्या महिमेचे वर्णन करणे जीवाच्या सामर्थ्याबाहेरील गोष्ट आहे तरी देखील आम्ही श्रीरूप यांच्या अणुगत होऊन याचा अनुभव घेतला आहे व्रजसुंदरी सख्याच प्रेमली आहेत भंडारा स्वरूप आहेत सौभाग्यवान व्यक्तीच त्या संबंधात योग्य प्रकारे विचारास जाणू इच्छितो युथा युथाणुरक्त सख्यामध्ये ही आधी सांगितल्याप्रमाणे अधिका समा लघु तथा प्रखरा मध्या आणि मृदवीभेद आहेत या सर्व भेदांविषयी मी कालच तुला सांगितले होते यांच्या संबंधी श्री रूप गोस्वामीचे प्रमाण वचन सर्वात ठेवण्याजोगे आहेत प्रेम सौभाग्य सदा सर्वदा स्मरणात ठेवण्याजोगे आहेत प्रेम सौभाग्य सातगुण्या द्याधिक्याधिका सखी साम तत्म्य तो मीया तलघुवा तलघुवा तथा लघु दुर्लघ्यवाक्यखरा प्रख्याता गौरवोचिता तदून भविन्मृदी मध्या तत्सम्य तत, अत्य अदी भेद पूर्ववद्र सह स्यू युथ नाथिक्वा प्रखरा युथे क्वा मध्या मृदु हो क्वचि विजय अत्यंतिका अधिका युथेश्वरी आपल्या युथामध्ये सर्वात प्रधान असतात या स्वभावाच्या भेदाने तीन प्रकारच्या असतात अत्यंत का अधिका प्रखरा अत्यंतिका अधिका मध्या आणि अत्यंतिका अधिका मृदवी आपण त्यांचे आपण यांचे वर्णन आधीच केले आहे आता कृपा करून त्यांच्याविषयी विस्तारपूर्वक सांगावे गोस्वामी केवळ युथेश्वरीच अत्यंत अधिका असतात युथातल्या सर्व सख्या अपेक्षा अपेक्षिका अधिक अपेक्षिका अधिका अपेक्षिक सम आणि अपेक्षिक लागवी भेद तीन तीन प्रकारच्या असतात अर्थात नऊ प्रकारच्या असतात जसे अपेक्षिका अधिका प्रखरा अपेक्षिका अधिका मध्या अपेक्षिका अधिका मृद्वी अपेक्षिक समा प्रखरा अपेक्षी, अपेक्षी समा मध्या अपेक्षिक समा मृदवी अपेक्षिक लघु प्रखरा अपेक्षिक लघु मध्या अपेक्षिक लघु मृदवी अत्यंतिक लघु ही दोन प्रकारच्या आहेत अत्यंतिक लघु आणि समा लघु नऊ आणि दोन मिळून अकरा झाल्या युथेश्वरीस मिळून बारा प्रकारच्या नायिका एकेका युथात असतात विजय प्रभू प्रसिद्ध प्रसिद्ध सख्याचे युथ सांगण्याची कृपा करावी गोस्वामी ललिता आदी सख्या श्रीमती राधेच्या युथामध्ये अपेक्षा अधिका अपेक्षिका अधिका प्रखरा श्रेणीच्या आत आहेत या युथामध्ये विशेष विशाखा विशाखा आदीसख्या अपेक्षिका अधिका मध्याच्या श्रेणीमध्ये आहेत चित्रा आणि मधुरिका आधी त्याच युथात अपेक्षिका अधिका श्रेणीत आहेत श्रीमती राधिकेच्या तुलनेत श्री लिता आदी अष्टसख्या लघु आहेत विजय या अपेक्षिक लघु प्रखरा सख्याचे किती भेद आहेत गोस्वामी लघुप्रखरा वामा आणि दक्षिणेच्या भेदणे दोन प्रकारच्या असतात विजय वामाची लक्षणे काय आहेत गोस्वामी मान ग्रहण करण्यात सर्वदा उत्सुक मानाच्या शिथिलतेमध्ये क्रोधित तथा सहजच नायकाचा वशीभूत न होणाऱ्या नायिका वाम म्हणल्या जातात राधिकेच्या युथामध्ये ललिता आदी सारख्या वाम प्रखरा म्हणल्या दक्षिणेची लक्षणे सांगावीत गोस्वामी जी नायिका मान करीत नाही नायकाप्रती मुक्तवाक्याचा प्रयोग करते तथा जी नायकाच्या गोडगोळ बोलण्यास वची वशीभूत होते ती दक्षिणा म्हणवली जाते श्रीमती राधिकेच्या युथात तुंगविद्या आदी दक्षिणा प्रखरा म्हणतात म्हणतात मन, विजय आत्यंतिक लघु कोण आहेत गोस्वामी सर्वथा सर्वथा मृदू आणि सर्वात नितांत लघु असल्याने कुसुमिका आदी सखीस अत्यंतिक लघु म्हटले जाऊ शकते विजय सखींचे दौत्य कार्य कशाच म्हणतात गोस्वामी दूरवर्ती नायक आणि नायिकेस परस्पर भेटविण्याकरिता अभिस्कार करविणे सखींचे दौत्यकार्य आहे विजय सख्यांमध्ये नायकत्व आहे काय गोस्वामी युथेश्वरी नित्य नायिका आहेत अपेक्षिका प्रखरा अपेक्षिका अधिका आणि अपेक्षिका अधिका यांच्यात नायिकात्व आणि सखीत्व असतात आपल्यापेक्षा लघुच्या संबंधी नायिकात्व आणि आपल्यापेक्षा अधिका संबंधी सखीत्व असल्या कारणाने त्यांना नायिका म्हणता येऊ शकते अपेक्षिक समा आणि मृदवीगण द्विसमा आहेत अर्थात अधिकाच्या संबंधाने सखी आणि लघुच्या संबंधाने नायिका आहेत अपेक्षिकी लघु प्रखरा मध्या आणि मृदवी या अधिकांश सख्या आहेत अत्यंतिकी लघु युथेश्वरी आहेत आणि उपरोक्त तीन प्रकारच्या सख्यांच्या गणनेनुसार पाचव्या श्रेणीत असतात त्या नित्य सखी आहेत युथेश्वरी संबंधी अपेक्षिकी सख्या सखी आणि दृतीय असतात नायिका नाही अत्यंतिकी लघु अर्थात नित्य सखीकरिता सर्व नायिका दुति नहींजय दुती कोण आहेत गोस्वामी युथेश्वरी नित्य नायिका आहेत सर्वांच्या आदराचा पात्र असल्या कारणाने त्यांचे मुख्य दुतीचे कार्य नाही आपल्या युथामध्ये जी सखी आपल्या युथेश्वरी अधिक प्रिय असते युथेश्वरी तिला दुतीच्या कार्यात नियुक्त करते कधी युथेश्वरी सुद्धा त्या सखीच्या प्रणयामुळे गौण दुतीचे कार्य करते दूरच्या स्थानी येणे जाणे सोडून जे तैते कार्य होते ते गौण आहे ते कृष्णाच्या समक्ष आणि परोक्ष भेताने दोन प्रकारचे असते विजय कृष्णा समोर किती प्रकारचे असते गोस्वामी सांकेतिक आणि वाचिक भेताने ते तैत्य कार्य दोन प्रकारचे असते विजय सांकेतिक कसे असते गोस्वामी कोपरखळी भुवया दुसऱ्या इशार्यांनी कृष्णाला सगळीकडे पाठवणेच सांकेतिक तैत्य आहे विजय वाचिक कशा प्रकारचे असते गोस्वामी समोरासमोर व मागून परस्पर संवादातून जे द्विले जाते त्यास वाचिक द्वित्य म्हटले जाते विजय कसे असते गोस्वामी सखीद्वारे कृष्णानिकट दुसऱ्या सखीस अर्पण केले जाणे अथवा कृष्णाकडे सखी पाठविणे हे सर्व परोक्ष दृत्याचे कार्य आहे विजय नायिकाप्राया द्वि कसे असते गोस्वामी अपेक्षिका अधिका प्रखरा मध्या आणि मृदवी या तीन प्रकारच्या सख्या आपल्यापेक्षा लघुसखीकरिता जेव्हा द्वितीचे कार्य करतात तेव्हा त्यांना नायिका प्राय द्य म्हटले जाते त्यापैकी समा आणि मध्या या दोन्ही सख्यांमध्ये अत्यंतच मधुर आणि अभेद सौहार्य सौहार्द सौहार्द असते प्रेम विशेषज्ञ व्यक्ती त्यास समजू शकतात प्रेम विशेषज्ञ व्यक्तीच त्यास समजू शकतात विजय सखीप्राय दोस्वामी लघु प्रखरा लघु मध्या आणि लघुमृद्वी म्हणून त्यांच्या द्वि्यास सखीप्राय दित्य म्हणतात विजय मग नित्यसखी कशी असते गोस्वामी नायिकत्वाची अपेक्षा न करता सखीत्वामध्येच ज्यांची प्रीती असते त्यांना नित्यसखी म्हणतात नित्य सखी दोन प्रकारच्या असतात अत्यंतिकी लघु आणि अपेक्षिकी लघु विजय प्रखरा आधी स्वभाव एखाद्या विशेष सखीचा नित्य स्वभाव आहे का गोस्वामी स्वभाव असूनही देशकाळानुसार त्याचे परिवर्तनही होऊन जाते जसे राधिकेच्या मानभंग समयी ललितेचे प्रयत्न विजय असे प्रतीत होते की श्रीमती राधिकेच्या प्रयत्नाने सखींचा कृष्णाशी सर्व संगम होत असतो गोस्वामी यात एक रहस्य आहे जेव्हा सखी दुती कार्यात नियुक्त होऊन एखाद्या निर्जनस्थानी कृष्णाशी भेटते आणि त्यावेळी कृष्ण तिच्याकडे संगमाची जरी प्रार्थना सुद्धा करतात तरी सखी त्यांच्याशी त्यांच्याशी सहमत होत नाही सहमत झाल्याने प्रिय सखीचा त्या सखीवरचा द्युत्यविश्वास उडून जातो विजय सखींच्या क्रिया कशा असतात गोस्वामी एकमेकांविषयीची आसक्ती वाढविणे त्यांचा परस्पर अभिसार करणे कृष्णाच्या निकट कृष्णाच्या निकट सखी समर्पण करणे परिहास आश्वासन प्रदान करणे वेशरचना करणे दोघांच्याही मनोगत भावास एकमेकांसमोर प्रकट करण्याची कुशलता दोष लपवण्याची कुशलता पती आदींची वंचना करण्याची शिकवण देणे योग्य वेळी नायक व नायिकेचे मिलन घडविणे चाम चाम व्यज नाणे सेवा करणे विशेषतळी नायक आणि नायिकेचा तिरस्कार करणे संदेश पाठविणे नायिकेच्या प्राणांचे रक्षण करणे आणि सर्व विषयांमध्ये प्रयत्न करणे या सर्वांची जी उदाहरणे आहेत ती अतिव चमत्कारला त्या उदाहरणास उज्ज्वल निलमणी ग्रंथात पाहिण आता बरेच काही लक्षात लग, येत आहे प्रभो आज मी कृष्ण आणि सख्यांमध्ये जी परस्पर प्रेमनिष्ठा असते तिला जाणू इच्छितो गोस्वामी स्वपक्ष सख्या कृष्णात तथा आपल्या हिथेश्वरींमध्ये असम आणि समस्नेह ठेवण्याची कारणे दोन प्रकारची आहेत विजय असम स्नेह सख्या कोण आहेत गोस्वामी सख्या दोन प्रकारच्या असतात कुणी कुणी आपल्या युथेश्वरी कृष्णापेक्षा युथात न होऊन केवळ युथेश्वरी प्रती पूर्ण स्नेहवती राहूनही त्याही पेक्षा अधिक कृष्णा स्नेह करतात त्या हरीमध्ये अधिक स्नेहवती म्हणल्या जातात मी तर ज्या मी सखीदासी आहे असे म्हणून कृष्णापेक्षाही अधिक आपल्या सखी स्नेह करतात त्या सखींमध्ये अधिक स्ने अधिक स्नेहयुक्त म्हणविल्या जातात विजय त्या कोण आहेत गोस्वामी पाच प्रकारच्या सख्यामध्ये ज्यांना केवळ सखी म्हटले गेले आहे त्या कृष्णस्नेहाधिका सखी आहेत आणि या पाचांमध्येही मध्ये प्राणसखी आणि नित्य सखी या दोन्ही प्रकारच्या सख्याही सखी स्नेहाधिका आहेत विजय समस्नेह सख्या कोण आहेत गोस्वामी ज्यांचा कृष्ण आणि युथेश्वरी दोघांप्रती समान स्नेह असतो त्या समस्नेहाय सख्यामध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे गोस्वामी ज्या सख्या श्रीमती राधा आणि कृष्ण दोघांप्रती समान प्रेम राखितात राखीता राखीत ही स्वत स्वतहास श्री राधेची समजतात त्या सर्वश्रेष्ठ आहेत आणि त्या प्रिय सखी आणि परमश्रेष्ठ सखी म्हटले जाते विजय प्रभू सखींमध्ये स्वपक्ष सुहुध पक्ष तटस्थ आणि प्रतिपक्ष भेदाने चार प्रकारच्या असतात सुहुद पक्ष आणि तटस्थ हे प्रासंगिक आहेत स्वपक्ष आणि प्रतिपक्ष भेदच रसप्रद आहेत विजय स्वपक्ष प्रतिपक्षाचे स्वपक्ष प्रति पक्षाचे विशेष रूपाने वर्णन करावे गोस्वामी स्वपक्ष संबंधी स्वपक्षासंबंधी साधारणत हो, मी सर्व गोष्टी सांगितल्या आहेत आता सुहृद पक्ष आधी भेदास सांगेन इष्ट साध इष्टक आणि अनिष्ट साधक, साधक भेताने सुहुद्र पक्ष दोन प्रकारचे असतात ज्या विपक्षाच्या सुहृद पक्ष असतात त्या तटस्थ म्हणल्या जातात विजय आता विपक्षा संबंधी सांगावे गोस्वामी ज्या इष्टहानी आणि अनिष्ट करीत विरुद्ध आचरण करतात त्या परस्पर विद्वेश, विद्वेश, विद्वेश वशत, वशत, वशत विपक्ष म्हणविल्या जातात कपट ईर्ष्या चपलता चपलता असुया मस्तरता दुःख आणि गर्व आदी भावसमूह विपक्ष सखींमध्ये प्रकाशित होतात विजय गर्व कसा व्यक्त होतो गोस्वामी अहंकार अभिमान दर्प उद्धसित मद आणि औधत्य भेदाने गर्व सहा प्रकारे सहा प्रकारे व्यक्त होतात सहा प्रकारे व्यक्त होतात विजय येथे अहंकार कसा होतो गोस्वामी आपल्या पक्षाच्या गुणवर्णनाच्या समयी दुसऱ्या पक्षाच्या प्रती जो आक्षेप जो आक्षेप होतो त्याच अहंकार म्हटले गेले म्हंटले आहे विजय येथे अभिमानाचे तात्पर्य काय आहे गोस्वामी भावभंगिमेद्वारे स्वपक्षाच्या प्रेम उत्कर्ष उत्कर, उत्कर्ष उत्कर्षतेस प्रेम व्यक्त करणे अभिमान आहे विजय विजय दर्प कशाच म्हणतात गोस्वामी विहारो विहारोत्कर्ष सूचक विहारोत्कर्ष सूचक सूचक गर्वच दर्प म्हणविला जातो विजय उद्धसित कशाच म्हणतात गोस्वामी विपक्षाप्रती जो साक्षात उपहास असतो त्यास उद्धसित म्हणतात विजय मद कशाच म्हणतात गोस्वामी जो गर्वसेवा आदीच्या उत्कर्षतेस साधतो त्यास येथे मद म्हटले गेले आउ, आहे विजय औधत्य काय आहे गोस्वामी स्पष्टपणे आपल्या उत्कर्षाचे वर्णन करणे औधत्य आहे सख्यांची श्लिष्ट उक्त उक्ती सख्यांची श्लिष्ट उक्ती श्लिष्ट उक्ती आणि निंदा गर्व असतो विजय युतेश्वरी सुद्धा साक्षातपणे ईर्षा प्रकाशित करतात का युथेश्वरी सुद्धा साक्षातपणे ईर्षा प्रकाशित करतात का गोस्वामी नाही युथेश्वरी मोठ्या गंभीर असतात त्या विपक्षाप्रती साक्षात रूपाने ईर्षा प्रकाशित करीत नाहीत इतकीच काय तर सख्या प्रखरा असूनही त्या विपक्षाच्या युथेश्वरी समोर छोट्या गोष्टी बोलत नाहीत विजय प्रभु व्रजलिलित युथेश्वरी नित्यसिद्ध नित्यसिद्ध भगवत भगवत शक् भगवत शक्ती भगवत शक्ती आहेत त्यांच्यात अशा प्रकारे द्वेष आदी भाव असण्याचे तात्पर्य काय आहे हे सर्व पाहून तार्किक तार्किक लोक तार्किक लोक व्रजलीच्या परम, परमतत्वाप्रती अवज्ञा करतात परमतत्वाप्रती अवज्ञा करतात त्याची खिल्ली उडवतात उडवितात ते म्हणतात कि जर परमतत्व परमतत्वामध्ये सुद्धा असे ईर्षा आधी भाव राहिले तर या संसारिक कार्यामध्ये ईर्षा आधीच वाईट दृष्टीने का पाहिले जाते त्यांच्यात वैराग्याचे काय कारण आहे प्रभो आम्ही श्रीधाम नवदीपामध्ये निवास करतो तेथे श्री कृष्ण चैतन्य देवांच्या इच्छेने सर्व प्रकारचे बहिर्मुख लोक दिसून येतात कुणी नितांत कर्मकांडी असतात कुणी वंध्या तर्कप्रिय असते कुणी ज्ञानकांडी असते आणि अधिकांश तर निंदक असतात ते लोक कृष्ण दोष काढतात तथा समजून तिची अवेलना करतात कृपा करून आपण या विषयात स्पष्टपणे समजवण्याची कृपा करावी ज्यामुळे माझे चित्त दृढ होऊ शकेल गोस्वामी जे नितांत जे नितांत रसिक आहेत तेच असे म्हणू शकतात कि हरिप्रिय जणांमध्ये अनुचित आहेघनाशक कृष्णाचे प्रिय नम्रसखा शृंगार शृंगार मूर्तिमान होऊन विराजमान आहेत तेच विजातीय भावमय पक्षासबंधी परस्परस्पर सपरिवार परस आधीना मिलनाच्या वेळी कृष्णाच्या परिसुष्टीकरिता नियुक्त करीत असतात परंतु वास्तविक त्यांच्या ईर्ष्या आधी स्नेहाचे रूपांतर मात्र आहे प्रभू आम्ही लोक शुद्धीव आहोत इतका गुढ विषय आमच्या हृदयात सहसा उदित होत नाही आपण कृपा करून या विषयास अशा प्रकारे स्पष्टपणे सांगावे समजू शकू आणि आमचे मंगल होईल गोस्वामी गोस्वामी गोस्वामी गो प्रेमरस दुधाच्या समुद्रासमन आहे त्यात वितर्क रूप गोमूत्र मिळवल्याने वैरस्य होते याविषयी तत्व विचार करणे चांगले नसते कारण अत्यंत सुकृतीचा फलस्वरूप भक्ती देवी ज्यांच्या हृदयात चिदाला प्रकाश प्रदान करते ते तर्काविनाच सार सिद्धांतास प्राप्त करतात दुसरीकडे जे लोक माईक तर्कवितर्क आणि जडिय पांडित्याच्या बलावर या सिद्धांतास हृदयगम्य करू इच्छितात त्यांच्या हृदयात ते अचिंत्य सिद्धांत समूह उदित होत नाहीत उलट कुतर्काच्या बदल्यात कुतर्क उत्पन्न होतात परंतु तू परम सौभाग्य करीता मला विचारित आहेस मी तुला अवश्य सांगेन तू तार्किक ही नाहीस आणि कर्मकांडी ही नाहीस व ज्ञानकांडी ही नाहीस तू संयमी अथवा नितांत वैदिक भक्तीचा उपासक ही नाहीस मला तुला कुठलाही सिद्धांत सांगण्यास आपत्ती नाही जिज्ञासू दोन प्रकारचे असतात एक प्रकारे जिज्ञासू केवळ शुष्क युक्ती अवलंबून करतात दुसऱ्या प्रकारचे जिज्ञासू भक्तीच्या सत्तेवर विश्वास ठेवून स्वतः सिद्ध प्रय प्रत्यय ज्यामुळे संतुष्ट होऊ शकेल त्याच प्रकारचा विचार करतात शुष्क युक्तिवादी शुष्क युक्तिवादींच्या जिज्ञासेस कधीही उत्तर देऊ नये कारण ते लोक यथार्थ सत्य गोष्टीवर कदा विश्वास करणार नाहीत त्यांची युक्ती मायाबद्ध असते असते म्हणून अचिंत्य म्हणून अचिंत्य भावांच्या संबंधात पंगू असते बरीच उठाठेव ठेव करूनही बरीच उठा करूनही त्यांची बुद्धी अचिंत्य विषया अचिंत्य विषयात जरा सुद्धा प्रवेश करू शकत नाही बरीच उठाटेव करूनही त्यांची बुद्धी अचिंत्य विषयात जरासुद्धा प्रवेश करू शकत नाही परमेश्वराचा त्यांचा उरला सुरला विश्वासही संपून जातो हेच वितरकाचे चरमफल आहे भक्ती पक्षाचे विचारक गण आपापल्या अधिकाराने आपापले अधिकार भेद अनेक प्रकारचे असतात शृंगारसात ज्यांचा अधिकार उत्पन्न झालेला आहे केवळ तेच सद्गुरूंची कृपा प्राप्त सद्गुरुंची प्राप्ती विजय वृंदावन लिहारस किती अपूर्व रस आहे जड जगाच्या शृंगारसाप्रमाणे असूनही हा त्याहून सर्वथा विलक्षण आहे रासपंचाध्या रासपंचाध्यायी श्रीमद भागवत दहा तेहतीस तीस, तीस मध्ये असे म्हटले गेले आहे की जे या लिलेचे पूर्ण चिंतन करतात त्यांचा हृदरोग अं हृदरोग मुळातोग काय आहे हृद्रोग काय आहे काम, रक्त मास आदी सप्तधातुमय जे स्त्री पुरुषाभिमानी शरीर आणि मन बुद्धी व वा अहंकारागत वासनामय अभिमान रूप लिंग आश्रय करून जो काम राहतो त्या सहजच दूर करण्याची कुणाचीही शक्ती नाही तो काम केवळ व्रजलिलेच्या अनुशीलवन लिलेच्या शृंगार रसाची एक परम चमत्कारिता बघू शकतोस तू असाही अनुभव करशील कि हा अप्राकृत शृंगार रस आत्माराम लक्षण निर्विशेष ब्रह्मास अत्यंत दूरफेकून तुच्छ प्रतिपादित करून स्वयं नित्य विराजमान आहे इतकेच नाही तर हा रस इतकेच नाही तर हा शृंगार रस ऐश्वर ऐश्वर अर्थात परमव्योम वैकुंठाच्या रसास अत्यंत लघुकरित नित्य, दै, नित्य दैदिप्यमान नित्यदैदिप्यमान आहे या रसाची महिमा सर्वात जास्त आहे यात सांद्रानंद आहे शुष्कानंद जडानंद संकुचितानंद हे सर्व काहीही नाही हा पूर्णंद स्वरूप आहे या पूर्णानंदात जे अनंत विचित्र भाव आहेत ते रसाची पूर्णता साधण्याकरिता अनेक ठिकाणी परस्पर विजातीय भावां भावापन्न आहेत ते विजातीय भावसमूह कुठे कुठे स्नेहात्मक असतात आणि कुठे कुठे द्वेष आदी भावात्मक असतात परंतु जडिय द्वेष आदी भाव ज्या प्रकारे हेय हीन, आणि दोषपूर्ण असतात आणि दोषपूर्ण असतात अप्राकृत रसाचे हे भावसमूह हो तसे नसतात ते तर परमानंदाचे विकार वैचित्र्य मात्र आहेत रससमुद्राच्या लहरींप्रमाणे उठून समुद्रास लहरवीत असतात असो श्री रूप सिद्धांत हा आहे की भावविचित्र आहेत जे भाव ते ते स्वपक्षगत थोड़ी सी अधिक अधिक, अल्प तटस्थ भाव, भाव मन जो जेथे संपूर्णपे विजातीयता तेथे ते, ते भावसमूह हो विपक्षगत भाव असतात एक गोष्ट आणखीनही आहे ज्यावेळी भाव विजातीय म्हणूनच ते परमानंद रसामध्ये परमानंद रसामध्ये ईर्ष्या आदींसारख्या भावास निर्माण करतात विजय पक्ष आणि विपक्ष भावांची आवश्यकता का असते गोस्वामी दोन नायिकांचे भाव ज्यावेळी परस्पर एकसमान असतात त्यावेळी पक्ष आणि विपक्ष भावांचा उदय होतो म्हणून मैत्र भाव आणि विद्वेष भाव रसविकाराच्या रूपात कार्य करतात ते सुद्धा अखंड शृंगार रसाच्या परममाधुर्याच्या समृद्धीकरताच असतात असे समजावे विजय श्रीमती राधा आणि श्रीमती चंद्रावली या दोघीही तत्वदृष्टीने समान शक्ती आहेत काय गोस्वामी नाही श्रीमती राधा महाभावमि महा लावरूपा आहे चंद्रावली श्री राधेची कायविहू आहे तथा श्री राधेपेक्षा अनंत अंशांनी लघु आहे तथापि शृंगार रसात श्री राधेच्या प्रेमरसाच्या पुष्टीकरिता चंद्रावलीमध्ये राधेच्या साम्यतेचा एक भाव देऊन विपक्षता उत्पन्न केली आहे मग पहा दोन्ही इतर शरीरमध्ये भावाची संपूर्ण हो जर कुण्या अंशामध्ये असे झाले तरी ते केवळ वाळवीद्वारे कुरतडलेल्या अक्षरासमान योगायोगाने असते वास्तविक रसाच्या स्वाभाविक रूपातही स्वपक्ष विपक्ष भावांचा उदय होतो विजय प्रभो माझे जे थोडेफार थोडेफार संशय प्रभो माझे जे थोडेफार संशय होते ते देखील दूर झालेत आपले मधुर उपदेश माझ्या कानांच्या मार्गे हृदयात प्रवेश करून तेथील सगळी कटुता कर ध्वंस करीत आहेत मी मधुर रसाच्या विभावगत। विभावगत आलंबना संपूर्णपणे समजलो सच्चिदानंद कृष्णच एकमात्र नायक आहेत मी त्यांचे गुण रूप आणि क्रियांचे ध्यान करतो आहे धीरो दत्त धीरो दत्त धीर ललित धीर शांत आणि धीरो दत्त स्वभावाचे तेच नायक पती आणि उपपती रूपात रसामध्ये नित्यलीलामय आहेत त्याचप्रमाणे ते अनुकूल दक्षिण शठ आणि दृष्ट देखील आहेत चे विदूषक पीठमर्दक आणि प्रिय नम्र नम्रद्वारे सदा सेवित आहेत वंशी वाजविणे मधुरसाचे रशा, मधुरसाचे विषयरूप कृष्ण माझ्या हृदयात उदित झाले आहेत सोबतच मधुर रसाचा आश्रय असणाऱ्या व्रजलनांचे तत्व देखील समजलो या ललनाच नायिका आहेत स्वकीया आणि परकीया वेदाने नायिका दोनो प्रकारच्या असतात व्रजामध्ये परकीया नायिकाच शृंगारसाच्या आश्रय आहेत त्या साधनापरा देवी आणि नित्यप्रिया वेदा प्रकारच्या असतात व्रजलना युथांमध्ये विभक्त होऊन कृष्णाची सेवा करतात कोट्यावधी व्रजललना अनेक युथेश्वरींच्या अधीन असतात कोट्यावधी व्रजललना अनेक युथेश्वरींच्या अधीन असतात सर्व युथेश्वरींमध्ये श्री राधा आणि चंद्रावली प्रधान आहेत सखी नित्यसखी प्राणसखी प्रियसखी आणि परमश्रेष्ठ सखी हे पाच प्रकारचे भेद श्री राधाराणीच्या युथामध्ये असतात ललिता आदी अष्टसख्या परमश्रेष्ठ सख्या आहेत ललिता आदी युथेश्वरी होण्या योग्य असूनही त्या श्री राधेच्या अणुगत सखीव राहण्याच्या इच्छेमुळे वेगळ्या युथास निर्माण करीत नाहीत त्यांच्या अणुगत सख्या त्यांचा गण म्हणविल्या जातात जसे ललिता गण विशाखा गण आदी नायिका मुग्धा मध्या आणि प्रगल्भा भेदाणे तीन प्रकारच्या असतात आणि या तिघांमधून मध्या आणि प्रगल्भा वेगवेगळ्या धीरा अधीरा आणि धीराधीरा सहा प्रकारच्या असतात या सहामध्ये मुग्धे मिळवून सात प्रकारच्या असतात या सातही स्वकिया आणि परकीया भेदाणे चौदा प्रकारच्या आहेत यात एक मिळून पंधरा प्रकारच्या नायिका असतात नायिकांच्या अभिसारिका आदी हाट अवस्था असतात पुन्हा उत्तमा मध्यमा आणि कनिष्ठेच्या भेदाने सर्व मिळून पंधरा गुणिले आठ गुणिले तीन बरोबर तीनशे साठ प्रकारच्या नायिका असतात युथेश्वरी सुहृदय आदी व्यवहार आणि त्यांची तात्पर्य सुद्धा हृदयात उदित झाली मी द्युत्यकार्यकार्य द्युत्यकार्य द्युत्य आणि सखी कार्य या दोहोच ही समजलो रसाचे विषय आणि आश्रय यांना एकत्रित केल्याने विभाव अंतर्गत आलंबन तत्व सुद्धा समजले उद्या उद्दीपणा जाणून घेईन कृष्णाची मजवर अपार आहे की आपल्या सारख्या सद्गुरूंचा संघ प्राप्त करू शकलो मी आपल्या मुखविगलेखविगलीत मुख अमृताचे पान करून पुष्ट होऊन जाईन गोस्वामींनी विजयला उराशी कवटाळीत म्हंटले बेटा तुझ्यासारखा शिष्य मिळाल्याने मी सुद्धा कृत्य झालो आहे तू जितकी अधिक जिज्ञासा करतोस श्री नित्यानंद माझ्या मुखातून त्या सर्व प्रश्नांची उत्तरे देत आहेत दोघांच्या ध्यानचंद्र आदी महात्मा वर्ग परमानंद मग्न झाले त्याच वेळी राधाकांत मठात बाहेरून काही शुद्ध वैष्णव पोहचले आणि चंडीदासाचे निम्नलिखित पदक पद निम्नलिखित पद गावू लागले सई सखी के वा सुनीले शिया मरमे पाशील गो मरमे पशील गो आकुल करिल मूर प्राण न जाणी क मधु श्याम ना मे वदन छाड़ते नाही पारे जपीते जपीते नाम अवश करी लगो। के लोनी पाई वसई तारे नाम पर तापे जार एचेण करी लगो। अंगेर परशे पर शे किया वसीती तारे युवती धरम पारा जायगो की करी बे की ह उपाय कहे चंडी दा कुलवती कुलनासे मृदंग आणि टाळ्यांच्या आवेश काही कमी झाल्यावर विजय कुमार सर्व वैष्णवास यथायोग्य सन्मान देऊन आणि श्री गुरु गोस्वामी साष्टांग दंडवत प्रणाम करून हरचं हरचंडी साला हर निघाले चौतीसावा अध्याय समाप्त